वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग एकोणीसावा अशा प्रकारे मरुताला जिंकून राक्षस राजा दशानन युद्धाची खुमखुमी धरून राजांच्या नगराकडे गेला महेंद्र वरुणाप्रमाणे असणाऱ्या मोठे मोठे राजांना गाठून तो राक्षस राजा माझ्याशी युद्ध असे म्हणे एक तर आम्हाला तो जिंकलेस असे म्हणा किंवा याहून विरुद्ध लढायला उभी राहा हाच माझा निश्चय आहे यावरून तुमची सुटका नाही तेव्हा भ्याड नसणारे पण शहाणे असलेले अत्यंत बलवान राजे धर्म काय ते ठरवून आपापसात आप सल्लामुसलत करून आम्ही जीत आहोत असे शत्रूचे वरचढ जाणून म्हणू लागले दुष्यंत स्वर गाधी गय पुरुरावा राजा हे सर्व राजे बाबा रे तू आम्हाला जिंकलेस असे म्हणाले मग इंद्राने अमरावतीचे करावे तसे अनारण्याने उत्कृष्ट रीतीने रक्षण केलेल्या अयोध्येत जाऊन राक्षस राज रावण दळामध्ये इंद्रासारख्या त्या पुरुष सिंहाला गाठून म्हणाला युद्ध कर किंवा तु, मी जिंकला गेलो असे म्हण अशी माझी तुला आज्ञा आहे अयोध्यापती अनरण्य त्या पाप्या बोलणे ऐकून क्रुद्ध होऊन राक्षस राजाला म्हणाला राक्षस राजा मी तुझ्याशी द्वंद्व देतो हा सत्वर सिद्ध मी देखील तसाच सिद्ध होतो रावणाच्या आतापर्यंत वृत्तांत काने आलेला असल्यामुळे त्याने बरेच मोठे सैन्य जमून होते ते राजाचे सैन्य राक्षसाचा वध करण्याकरिता सज्ज होऊन बाहेर पडले नरश्रेष्ठा दहा सहस्त्र हत्ती एक लक्ष घोडे अनेक सहस्त्र रथ आणि पायदळ सैन्य असे ते सैन्य होते पायदळांनी आणि रथांनी भूमी झाकली जावी इतके ते सैन्य रणाकडे निघाले आणि युद्धविशारदा राजा अनरण्याचे आणि राक्षसाचे अद्भूत असे फार मोठे युद्ध सुरु झाले राजा अनारण्याचे सेन्या, सैन्य रावणाच्या सैन्याला भिडले आणि बराच काळपर्यंत लढवून आणि उत्कृष्ट पराजय करून अग्नीत टाकलेल्या आहुतीप्रमाणे नष्ट होऊन गेले आवेशाने पेटलेला रावणाला भिडून ते सैन्य थोड्याच वेळात फारच कमी उरले आणि पतंगाने अग्नीत प्रवेश करावा तसे ते गर्दी करून काळमुखाशीरले आपले महान सैन्य नद्याने महासागरात शिरून नष्ट व्हावे तसे नष्ट्रमाणे रावणाला गाठले अनारण्याने मारीच शारण प्रहस्त आदी त्याचे अमात्य जखमी केले ते, ते, के ते हरणाप्रमाणे धावत सुटले मग त्या ईश्वाको कुलभूषणाने आठशे बाण राक्षस राजाच्या डोक्यात मारले त्याचे बाण मस्तकार पडले खरे पण त्यामुळे त्याला एवढ्यावरून निघून गेल्या क्रुद्ध झाला आणि आपल्या हाताची मस्तकाला थप्पड मारले तेव्हा तो रथातून खाली पडला राजा विवल होऊन थरथर कापत अरण्यात खाली पडावा तसा भूमी उतरली ईश्वाकू वंशेश राजाला राक्षस हसत म्हणाला रा, माझ्याशी युद्ध देऊन काय तुला फळ मिळाले राजा माझ्याशी द्वंद्व करील असा त्रैलोक्यात कोणी नाही तू भोगात रममाण झालेला असल्यामुळे माझ्या बळाविषयी ऐकलेला नसावेस असे मला वाटते तो असे म्हणाला तेव्हा प्राणज्योत मंद होत चाललेला राजा त्याला म्हणाला रा, काळावर मात करणे फार कठीण त्यामुळे यावेळी मला काय करणे शक्य आहे पण राक्षसा आत्मप्रौढी मारणाऱ्या तुझ्याकडून मी जिंकला गेलेलो नाही काळामुळे मी नष्ट झालो तू फक्त निमित्त मात्र झालास माझे प्राण क्षीण होत चालले असताना आता यावेळी मी काय करू शकणार पण राक्षसा मी तुला पाठ दाखवली नाही तुझ्याशी लढत असताना तुझ्याकडून मारला गेलोको वंशाचा हा जो अपमान झाला तो राक्षसा मला बोलायला लावत आहे जर मी दान केले असेल हवन केले असेल जर माझ्याकडून उत्तम तप झाले असेल जर मी योग्य रीतीने प्रजेचे रक्षण केले असेल तर माझे वचन खरे हो यास महात्म्या ईश्वाकूच्या वंशात दाशस्थि राम नावाचा होईल तो तुझे प्राण हरण करेल त्यावेळी देवांच्या दुंदुबी मेघांच्या गडगडाट प्रमाणे वाचल्या त्याने शापवाणी उच्चारताच आकाशातून पुष्पवृष्टी झाली मग राजश्रेष्ठा तो राजा स्वर्गात आपल्या स्थानी निघून गेला राजा स्वर्गात जाताच राक्षस दूर झाला उत्तरकांडाचा एकोणीसावा सर्व समापतो